वाल्मिकी रामायण दुसरा. त्या दोन महात्म्या राम लक्ष्मण वीर भ्राताना धारण करून येताना पाहून सुग्रीव शंकित झाला उद्विग्न मनाने त्याने चहूबाजूंना पाहिले तो वानर श्रेष्ठ कोणत्याही एका जागी थांबला नाही त्या दोघा महाबलवंतांना पाहून अतिशय भयभीत झालेल्या त्या वानराला एके ठिकाणी स्थिर राहावे असे वाटेना त्याचे चित्त उचार झाले त्या धर्मात्म्या सुग्रीवाने उद्विग्न होऊन योग्य करून सर्वांशी बोला प्रवेश करण्याला कठीण असणाऱ्या या वनान हे दोघे खात्रीने वालीने पाठवल्यामुळेच कपटाने वलकले धारण अंगावर घालून फिरत फिरत इकडे आले असले पाहिजे मग सुग्रीवाचे ते सचिव महान धनुष्य हाती घेतलेल्या त्या दोघांना पर्वताच्या त्या उतारावरून दुसऱ्या उत्तम शिखराकडे गेले ते, ते गे वाटतो या डोंगरावरून त्या डोंगरावर गिरीशिखरांना थरथरवीत ते सर्व महाबलवान वानर हवेतून झेप घेत असताना त्या चालण्यास कठीण असलेल्या डोंगराच्या आश्रयाने उभ्या असलेल्या फुललेल्या झाडांचा फडशा पाडित होते त्या महापर्वताच्या सर्व दिशांना पुढ्या घेत असताना हरिण रान मांजरे वाघ इत्यादींना भयत्रस्त भ्य, करीत ते वानश्रेष्ठ झाले होते ते सुग्रीवाचे सचिव त्या श्रेष्ठ पर्वतावर कपिश्रेष्ठाला भेटून एकत्र झाले आणि ते त्याच्या पुढे हात चढून उभे राहिले मग हनुमान वालीकडून येणाऱ्या धोक्याच्या शंकेने भयग्रस्त झालेल्या सुग्रीवाला आपले वाघ चतुरे वापरीत होणारा वालीच्यामुळे वाटणारा हा महान घाबरटपणा सर्वांनी टाकून द्यावा हा पर्वत श्रेष्ठ मलय है धोका नहीं मन खिन्न हो निली मैं बरा ज्यादा भय वाटते दुष्टात्मा वाली नहीं तुला कहीं धोका मैं दस वनरा खर तुझे वनरत्व स्पष्ट दिते कारण चंचल मन कराने स्थिर करीत नहीं बुद्धीने विशेष ज्ञान होते त्या ज्ञानाने संपन्न होऊन खाणाखुणा पाहून जे काही आचरण करायचे ते कर कारण बुद्धी गहाण टाकणारा राजा प्राणी मात्रांचे शासन करू शकत नाही सुग्रीवाने हनुमंताचे ते सर्व शुभ भाषण ऐकले आणि त्याहूनही शुभासे वचनंत हनुमंताला बोलला तो म्हणाला अरे हे देवपुत्रांसारखे लांब बाहू विशाल नेत्र असलेले दोघे हाती धनुष्यबाण खडग घेऊन आलेले पाहून कुणाला भय वाटणार नाही हे दोघे पुरुष श्रेष्ठ वालींनीच पाठवलेले असले पाहिजेत अशी मला शंका येते राजाचे अनेक मित्र असतात या ठिकाणी विश्वास ठेवून राहणे योग्य नाही माणसाने शत्रु हे कपटाने चालणारे असतात असे धरून जालावे विश्वास ठेवण्याला अपात्र असणारे विश्वास ठेवणाऱ्यांच्या बारीक सारीक उणेवार सुद्धा मारा करतात फितवण्याच्या कामात वाली फार विचक्षण राजे लोक चोहीकडे दक्ष राहून शत्रूला मारून टाकतात सामान्य जनाने त्यांना ओळखले पाहिजे वानरा तू दो, त्या दोघांच्याकडे एक सामान्य म्हणूनच जा आणि त्यांच्या हालचाली रूप बोलणे चालणे इत्यादीवरून त्यांना जाणून घे जर ते प्रसन्न असले तर त्यांचा नोकझोक नीट लक्ष देऊन पहा त्यांची वरचेवर प्रशंसा करून आणि इतर चिन्हांनी त्यांना विश्वास दाखव माझ्यासमोर तोंड करून उभारून हे वानश्रेष्ठा त्या दोघा धनुर्धाऱ्यांना या वनात प्रवेश करण्याचे कारण काय ते विचार वानरा त्यांचे मन शुद्ध आहे की कसे ते जाणून घे त्यांच्याशी संभाषण करून किंवा त्यांच्या मुद्रेवरून त्यांच्यात दुष्टपणा आहे की काय ते जाणून घे कपिराजाने अशा रीतीने सूचना दिल्यानंतर मारुत कुमार हनुमंताने जेथे राम होते तिकडे जाण्याचे ठरवले जिंकण्यास कठीण पण भयभीत झालेल्या सुग्रीवाच्या बोलण्याचा बरे आहे म्हणून आदर करून वानर महानुभाव हनुमंत जेथे अतिबलवान जे राम लक्ष्मणासह होता तिकडे गेला किशकिंदाकांडाचा दुसरा सर्ग समाप्त